वाल्मिकिरायण उत्तरकांड सर्गसात पर्वताला पर्जन्याच्या वर्षावाने पिडावेत असे ते राक्षसरूपी मेघ नारायणरुपी गिरीला अस्त्रांच्या वर्षावाने पीडित करू लागले वर्षणाऱ्या मेघाने अंजनगिरीला वेढावेत असे त्या श्यामसुंदर विष्णूला काळ्या राक्षसश्रेष्ठाने वेढले पर्वताला जसे कसरीचे जंतू अग्नीला जशा माशा अमृत जशा रानडी रानटी मधमाशा समुद्राला जसे मकर तसे राक्षसांच्या धनुष्यापासून सुटलेले वज्राच्या वायूच्या किंवा मनाच्या वेगाने जाणारे बाण जसे परमेश्वरात विलीन होतात तसे विष्णु विष्णूमध्ये शिरू लागले रथात बसलेले रथातून हत्तीवर बसलेले हत्तीवरून घोड्यावर बसलेले घोड्यावरून पायी चालणारे आणि अंतरिक्षात राहणारे पर्वतप्राय राक्षस्रेष्ठ बाणांनी शक्ती सृष्टी आणि तोमर या आयुधाने हरीला प्राणायामाने द्विजाला श्वासरहित करावेत असे श्वासरहित करू लागले माशाने महासागराला ताडण करावेत असे राक्षसांकडून ताडण होत असताना दुर्दर्श श्रीहरीने शारंग धनुष्य खेचून राक्षसांवर बाण सोडले पूर्ण ताणून तानु, सोडलेल्या वज्रासारख्या आणि मनोवैग असणाऱ्या धारदार बाणाने शेकडो हजारो राक्षसांना फोडले वायू जसा उठलेले वादळ विखरून टाकतो तसे आपल्या शरवर्षावाने राक्षस दल विखरून टाकले आणि पुरुषोत्तमाने आपला पांचजन्य हा महाशंख फुंकला हरिने सर्व शक्तीनिशी फुंकलेल्या त्या पाण्यातून उद्भवलेल्या शंख श्रेष्ठाचा प्रचंड ध्वनी तैलोक्याला जणू व्यथित करीत घुमू लागला शंखराजाच्या ध्यात ध्वनीने अरण्यात मृदराज सिंहाने मदमत्त हत्तीना भयभीत करून सोडावे तसे राक्षसाना भयभीत करून सोडले घोडे स्थिर राहीन हत्तींचा मद सुक गेला शंखाच्या ध्वनीने दुर्बळ होऊन वीर रथातून खाली पडले शारंग धनुष्यापासून सुटलेले उत्कृष्ट पिसे असलेले वज्रासारख्या फाळाचे बाण त्या राक्षसाना विदारण करून भूमित घुसले नारायणाच्या हातातून सुटलेल्या बाणाने रणात फोडलेले राक्षस वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे भूमीवर पडले विष्णूच्या चक्राने शत्रूंच्या शरीराला ज्या जखमा केल्या त्यातून पर्वतावरून लाल प्रवाह व्हावे तसे रक्ताचे प्रवाह पाजरू लागले शंकराजाचा ध्वनी शारंग धनुष्याचा ध्वनी आणि विष्णूकडून होणाऱ्या ध्वनीच्या कल्लोळात राक्षसांचा ध्वनी बुडून गेला त्यांचे कापणारे कंठ बाण ध्वज धनुष्य रथ पताका भाते हे सर्व हरिने बाणांनीच तोडले सूर्यापासून जसे किरण सागरापासून जसे प्रचंड जलप्रवाह पर्वतापासून जसे मोठमोठे सर्प मेघापासून जसे धाराप्रवाह तसेच शारंग धनुष्यापासून नारायणाने सोडलेले बाण शेकड्याने आणि सहस्त्राने वेगाने धावत होते शरभाकडून सिंह सिंहाकडून हत्ती हत्तीकडून वाघ वाघाकडून चित्रे कुत्र्याकडून कड़ू, मांजरे मांजर्याकडून सर्प सर्पाकडून जसे उंदीर तसे महापराक्रमी विष्णूकडून सर्व राक्षस पळवले गेले इतरही पळवले जाऊन भूमिर पाडले गेले मधुसूदनाने सहस्र राक्षस मारून इंद्राने मेघ भरावा तसा ध्वनीने शंख भरला नारायणाच्या बाणाने त्रस्त झालेले शंख नागाने व्याकुळ झालेले मोडून पडलेले राक्षसांचे सैन्य लंकेकडे तोंड करून निघाले नारायणाच्या बाणाने मारून राक्षसैन्य उधळून उजळून टाकले जात असताना सुमारी बाणांच्या वर्षावाने हरीचे निवारण करू लागला धुक्याने सूर्याला झाकावेत असे त्याने त्याला झाकून टाकले तेव्हा सत्वसंपन्न राक्षसांना पुन्हा धैर्य आले तो बळाने गर्विष्ठ झालेला राक्षस रागाने त्याच्यावर तुटून पडला आणि जीवन देत तो महानाद करू लागला हात हल तो राक्षस विजय जसा मेघ तसा हर्षाने शोभू लागला सुमाली हर्षध्वनी करीत असता त्याच्या सारथ्याचे झळकणाऱ्या कुंडला सहजलेले शीर नारायणाने तोडले तसे त्या राक्षसाचे घोडे भडकले भडकलेल्या इंद्रिय घोड्याने फिरवावे तसे त्या भडकलेल्या सुमालीच्या अश्वाने विष्णुरथापासून रथ बाजूला नेल्यावर रणात तळपणाऱ्या महाबाहू विष्णूकडे माली धनुष्य हाती घेऊन सज्ज होऊन धावला मालीच्या धनुष्यापासून सुटलेले सुवर्णमंडित बाग पर्वतात घुसळणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे खरीपर्यंत येऊन त्याच्या शरीरात घुसू लागले मालीने सोडलेल्या हजारो बाणांनी सुद्धा विष्णू रणात चलित झाला नाही जणू आधीने चलित न होणारा जितेंद्रिय भूतभवन भगवंताने धनुष्याचा टणक् कर करून त्या खडगदाधराने मालीवर बाणांचा वर्षाव केला ते वज्रासारखे किंवा विजेसारखे असणारे बाण मालीच्या देहात शिरून सर्पाने अमृत प्यावेत तसे त्याचे रक्त पिऊ लागले मालीला पळवून लावून शंख चक्र गदा धारण करणारे विष्णूने मालीचा मुकुट ध्वज धनुष्य घोडे खाली पडले रथ नष्ट होताच राक्षश्रेष्ठ माली हाती गदा घेऊन गिरीशिखरावरून सिंह उतरावत असा धावून आला मृत्यूने ईश्वरावर तसा, तसा पक्षीराज गरुडावर त्याच्या मस्तकावर गदेचा इंद्राने पर्वतावर वज्राचा करावा तसा त्याने प्रहार केला मालीच्या त्या गदा गदाप्रहाराने गरुडाला पराकाष्ठेच्या वेदना झाल्या आणि त्याने देवाला रणातून बाजूला नेले मालीच्या प्रहारामुळे गरुडाने देवाला बाजूला नेताच मोठ्याने घोष करणाऱ्या रा राक्षसांचा जयध्वनी उठला ओरडणाऱ्या राक्षसांचा मोठा घोष ऐकून इंद्रांचा धाकटाभोव भगवान हरि क्रुद्ध होऊन पक्षीराजावर तिरका होऊन बसला मालीला मारण्याच्या हेतूने त्याच्याकडे पाठ झाली असताना देखी, त्याने आपल्या ते सूर्यमंडळासारखे प्रकाशमान आणि आपल्या तेजाने आकाशाला दिपवणारे चक्र मालीवर सोडले काळचक्रासारख्या चक्राने मालीचे डोके तोडून खाली पडले चक्राने तोडलेले ते राक्षस राजाचे शिर भयानक होते ते पूर्वी राहूच्या शिराप्रमाणे रक्त उकूर तेव्हा साधू साधू असे म्हणणाऱ्या पाहून सुमाली आणि माल्यवान हे दोघे शक्तिमान राक्षस शोकाने व्याकुळ होऊन लंकेकडे पळाले बरे वर्तास गरुड देखील पूर्वेप्रमाणे रणात परतला आणि क्रुद्ध होऊन त्याने आपल्या पंखांच्या वाऱ्याने राक्षसांना पळवून लावले चक्राने राक्षसांची मुख कमरे तोडली गेच्या प्रहाराने माना तोडल्या मुसळले कित्येक खडगाने तोडले गेले कित्येक राक्षस बाणाने मारले जाऊन आकाशातून खाली समुद्राच्या पाण्यात वेगाने येऊन पडले नारायणाने धनुष्यापासून सोडलेल्या वज्रासारख्या उत्कृष्ट बाणाने केस मोकळे सुटून वाऱ्यावर उडत असलेल्या राक्षसांना विद्युत युक्त प्रचंड मेघ जसा विजाने तसा टाकले। आतडी बाहेर पडलेले भयाने डोळे गरगर फिरत असलेले ते राक्षसांचे सैन्य अधिकच भारप्रमाणे होऊन गेले त्यांची छत्रे मोडली होती शस्त्रे गळून पडली होती बाणाने अंगावरची वस्त्रे विस्कटून दूर झाली होती सिंहाने पिडलेल्या हत्तीप्रमाणे या पुराण सिंहाने नाश चालवलेल्या हत्तींसह राक्षसांच्या आरडाओरड आणि पळण्याचा वेग समानच झाले त्यांच्या बाणांचा ते करीत असताना हरीच्या बाणांच्या वर्षावाने त्याला बाणांचे निवारण होत होते ते राक्षसरूपी काळमेघ वाऱ्याने उधळून लावलेल्या काळमेघाप्रमाणे धावू लागले चक्राच्या प्रहाराने त्यांची मस्तके तुटली गदेच्या पर्वताप्रमाणे खाली कोसळले काळ्या मेघाप्रमाणे असणारे गळ्यातून रत्नाहार आणि कानातून कुंडले लटकत असलेले राक्षस नील भूमी व्याप्त दिसू लागली उत्तरखांडाचा सातवा सर्ग समाप्त होता